श्रीपादशे वल्लभ न हरि दत्ता या दिवांद सरस्वती सर्वे नात पाच श्रीपादशे वल्लभ न हरी दत्ता ते या दिुदेवांद सरस्वती सर्वे ना पाठ पा अध्याय म्हणाले जोपर्यंत तत्वभाव समजला नाही तोपर्यंत जीव परतंत्र असूनही चिरंजीव होण्याची इच्छा करतात ते देहास म्हणतात व अजरामरतेची इच्छा करतात परंतु देहाची अवस्था क्षणाक्षणाला बदलत असते श्लोक नियम प्रलयोत्पत्ती देहस्य जडस्य पाचभौतिक अर्थात वेद सांगतात कि हा जड पाच भौतिक देह क्षणोक्षणी नाश पावतो व उत्पन्न होतो जशा अग्निज्वाळा असा हा मूर्ख असुर मृत्यूचा प्रतिकार करू लागला परंतु येणाऱ्या मृत्यूला कोण पामर निवारू शकला आहे जो भाग्यवंत तो देवाचे पाय धरतो त्याला मृत्यू भीतो इतरांना मृत्यूभय असते जो आपले अजन्मत्व जाणतो आणि भगवंताच्या चरणी एकत्वाने आपले येणे ठेवतो तो जन्म मृत्यू जाणत नाही जो प्रत्येक विचार जाणत नाही तो सूर असला तरी क्रूर असूर समजावा त्याला अमर कोण म्हणेल अशा नाशवंत देहाला अजरा अमर करण्याची इच्छा हुंडासूर करू लागला त्याचा मृत्यू दैव योगाने जवळ आला तो सर्व सैन्य घेऊन आपण रथात बसून सर्व शस्त्रास्त्रांनी सज्ज होऊन निघाला तो वेगाने शत्रु समोर आला तेव्हा इंद्राच्या रथात बसलेला नहुष त्याला दिसला हातात धनुष्य बाण घेतलेला व डोक्यावर किरीट कानात कुंडले घातलेला नहुष त्याला सूर्यासारखा भासला त्याला पाहून दैत्य मनात दचकला त्याने हत्ती घोडे रथ व पदा देऊन सेनापतींना युद्धासाठी पुढे पाठविले ते महाशूर दानव मोठा आवाज करत व ब्रह्मांड गाजवत देव सैन्यावर चालून गेले वाद्यांचा गजर करत चाललेल्या दैत्यांचा कोलाहलाने दशदिशा भरून गेल्या त्यांनी सैन्याशी मोठा संग्राम सुरू केला शूल तोमर शक्ती परशु तलवार गदा आणि बाण अशी विविध शस्त्री सोडून देवांची वरमे भेदून त्यांना जर्जर करू लागले देवही असुरांची शर्तीने लढू लागले ते परस्परांना घायाळ करीत शस्त्रे तोडून टाकत लढत राहिले अंतरिक्षातून अमर घोर युद्ध पाहत होते दैत्य तेजस्वी होते त्यांनी ते देवांना पराभूत केले तेव्हा देवांची शक्ती खचली दैत्यांनी संहार केल्यावर देवांनी युद्ध सोडून दिले ते आर्थ झालेले पाहून नहुष पुढे आला तो हुंडा असुराला म्हणाला अरे असुरा माझ्यावर असुरांना सोड मी त्यांचा निपात करून त्यांना यमसदनाला पाठवितो तुम्ही असुर महापापी आहात ब्राह्मण आणि देव ताप देता तुम्ही आता डोळे ओढा तुम्ही सुरांची पदे हिरावून घेतली आहेत तसेच तुम्ही मदाने धुंद झाला आहात आता ह्या पायांनी तुमचा चेंदामेंदा करून मी देवांची पदे पुन्हा हिसकावून घेतो अनार्याचा निपात केल्याने जनार्दनाला संतोषच होतो असे म्हणून नहुषाने बाणांचे संधान योजले दैत्यांनी सोडलेल्या विविध शस्त्रांचे त्यानी तात्काळ तुकडे केले अस्वेषाने चालून आले राजाने मग इंद्राचे धनुष्य हाती घेतले व त्वेषाने टणत्कार केला त्या आवाजाने दैत्यांना कंप सुटून ते भ्रांत झाले तेजस्वी नहुषाने दैत्य समूहाचे निर्दाळन केले त्यामुळे दैत्यांनी चवताळून चतुरंग सैन्य नहुषावर लोटले परंतु महाधीर महाशूर व महावीर नहुषाने आपल्या पराक्रमाने दैत्यांना जर्जर केले काळालाही न भिनारी दैत्य नहुषाला घाबरले त्यांनी बाणजाल सोडून नहुषाला झाकून टाकले त्यामुळे रणक्षेत्रात अंधार पडला कोणी कोणाला ओळखे तेव्हा महावीर नहुषाने बाणजाल तोडून टाकले त्याने दैत्यांची तोडून टाकली कित्येकांची धनुष्ये तोडली गजांची गंडस्थळे फोडली आणि माहुतांना खाली पाडले दानवांना पाशात बांधून ओढले घोड्यांचा माना तोडल्या ध्वजांसह रथ मोडले आणि वीरांना भूमीवर पाडले त्याने त्यांची कवचे तोडली शस्त्रांसह हात तोडले एकाएकी माना तोडल्या व पोटे फोडली तेव्हा दैत्य लपू लागले त्यांच्या पुढे उडी मारून नहुशाने त्यांना लपलेले शोधून काढले आणि धडाधड जमिनीवर पाडले अचानक तो त्यांची मुंडी बांधून फराफरा ओढी त्याने सर्वांची खोडी मोडून त्यांचे शौर्य संपुष्टात आणले अत्यंत क्रोध होऊन नहुशाने त्यांना म्हटले तुमच्या पापाची फळे भोगा आता शेवटची घटका आली आहे आता तरी सद्धर्माची चाड बाळगा धर्मयुद्धात लढतांना जे मरण पावतात ते शुद्धी प्राप्त करून सूर्यमंडळाचा भेद करून देव योगी आणि यती यांची गती मिळवितात हे लक्षात घेऊन माझ्याशी युद्ध करून युद्धात देह त्यागून सूर्यमंडळाचा भेद करा सोन्याची चोरी ब्रम्हत्या सुरापान गुरुतल्पगमन या सर्व पापांचे क्षालन धर्मयुद्धातील मरणाने होईल असे दैत्यांना प्रेमाने सांगून नहुषाने दैत्यांची धर्म युद्ध करून त्यांचे हिरिरीने हनन केले व दैत्यसेनेचा सेनेचा त्वरित भंग करून टाकला त्यावेळी रक्ताचे पाट वाहू लागले वीर छिन्न भिन्न होऊन हा हाकार करू लागले ते पाहून हुंडासूर नहुषाच्या समोर आला तो मोठ्या निगर्जना करून नहुषाला म्हणाला तू पुत्र आहेस व्यर्थ प्राण गमावतोस तुझे आई बाप शोक करतील तू जा मी स्वतंत्र असा तिन्ही लोकांचा शास्त्र आहे हे हे मुला तू माझा प्रताप ओळखत नाहीस जर प्राणांची आशा असेल तर मला शरण ये तू अजान बाळ आहेस म्हणून एक वेळ सांगतो निष्कारण मरू नकोस माझे पायधर शरण आलास तर जीवदान देतो अन्यथा सर्व देवांसह मी तुला ठार करीन दैत्य राजाने अशी केवळ भीती नहुषाला घाचली त्याला नहुषाने उत्तर दिले तू अजानपणे सोमवंशाची गती जाणत नाहीस वाचाअळपणा करून तू येथे काय मिळवितोस जर तू खरोखर शूर शूर असशील तर माझ्या बरोबर आत्ता युद्ध कर तू स्वतःची स्तुती करतो आहेस परंतु धर्माचे तत्व जाणत नाहीस तू महापापी आहेस स्वतःचा दोष लक्षात आण बालहत्या करण्यासाठी मला तू जन्म झाल्यावर लगेच पळविलीस हे पाप्या तू माझ्या मातेला विरह दुःख सोसायला लावलीस जे मनोराज्य करून तू मला घेऊन आलास ते पुरे झाले काय अत्रिपुत्र श्री दत्त माझे सतत रक्षण करतो आहे मूर्खा तू माझा घात कसा करशील तू मेल्यासारखाच आहेस श्लोक मलिनाहा कुदृशो हिंस् घातकाह परवंचकाह ते सर्वे म्रियते सहसा स्वयं अर्थ मलीन, खल हिंस्त्र दुसऱ्याची फसवणूक करणारे असे सर्व आपल्याच कर्मांनी आपोआप अचानक मरतात हे दुष्टा तू असा घातक आहेस मी तुझा मृत्यू आहे आता तुझे कौशल्य दाखव भिवू नकोस तुझा मृत्यू जवळ आला आहे म्हणून जिभेला फाटे फोडून अशा वल्गना करतो आहेस आता बडबड पुरे तू मला माहीत आहेस आता युद्ध सोडून जाऊ नकोस असे हुंडासुराला सांगून नहुषाने धनुष्य आकरण ओढले त्याला देवांनी दिलेले बाण जोडून त्याने ते असुरांवर सोडून त्यांचे तणुत तणुत्राण व मोडून टाकले दैत्याने दैत्यानेही असंख्यबाण सोडले परंतु आयुसुताने ते सर्व तोडले दैत्याने मग आसुरी माया पसरली व तिच्या योगी नहुषाच्या चित्तात भ्रमनिर्माण केला हुंडासूर जेथे आहे तिथे दिसेना उलट जेथे नसेल तेथे दिसू लागला दैत्याचीही माया नहुश जाणून होता तो हसून मातलीला म्हणाला तुला आसुर जेथे दिसतो त्याच्या विरुद्ध दिशेला रथ फिरव मातलीने वचना वचनाप्रमाणे केले नहुषाने प्रथम आसुरी विद्येचा नाश केला तेव्हा दैत्याला समोरचा नहुष सूर्याप्रमाणे भासू लागला तो म्हणाला हा दुर्धर योद्धा मला आटोपत नाही असे म्हणून त्याने असंख्य शस्त्रे सोडली राजाने नैसर्गिक बलाने ती सर्व तोडून टाकली मग दैत्याने शक्ती तोमर व बाण ही प्राणहारक शस्त्रे सोडली ती सर्व राजाने एकाक्षणात नष्ट केली आणि एका बानाने दैत्याला छिन्न भिन्न केले त्यावर दैत्याचा तो भयंकर देह फुल पळसाच्या वृक्षासारखा दिसत होता एकाएकी मुर्छा येऊन दैत्य रथावर पडला थोड्याच वेळात हवा लागून तो सावध झाला आणि त्याने असंख्य बाण सोडून राजाला अच्छा टाकले मला आता लक्ष्मी व जय यांची प्राप्ती झाली अशी खोटी प्रौढी तो दैत्य मिरवू लागला मी आता राजाला जिंकले विजयी झालो समाधान पावलो असे व्यर्थ ओरडून सांगू लागला देवांनी तिगर्जना ऐकली नहुष कोठे दिसेना म्हणून देव दीन वदन झाले ज्याने खरोखर आतापर्यंत मोठा पराक्रम दाखविला त्या नहुशाला दैत्याने मारले काय अशी शंका त्यांना आली आम्ही सर्व सूर ज्याच्या आलो तो शूर राजकुमार कोठे दिसत नाही दिनपणे ते असे बोलत आहेत तो आयुनंदन उठला एक बाण सोडून त्याने ते बाणजाल तोडले विचारात पडलेल्या देवांचा संशय निवारून त्याने हुंडासुराचे धनुष्य तोडून टाकले नंतर त्याने घोडे व सारथी यांना मारून रथाचे तुकडे करून टाकले दैत्य दुसऱ्या रथावर चढला त्याचेही तुकडे नहुषाने केले ते पाहून सिद्ध आदी देवांनी नहुषाला सुप्रसनतेने जय होवो कल्याण होवो असा वर दिला दानवाने मग नहुषावर शक्ती सोडली तिचे त्याने बानाने असंख्य तुकडे केले मग नहुषाने वसिष्ठांना वंदन करून व दत्ताला स्मरून हात जोडून प्रार्थना केली हे दत्ता मी अन्य कोणाला जाणत नाही मी तुझा म्हणविच स्मरण करतो तरी तो दैत्य आता मरो अशी मनात प्रार्थना करून दोन अर्धचंद्राकार बाण त्याने असुरावर सोडले ते बाण दैत्य दोन्ही हाताला लागले त्याबरोबर हात तुटून जमिनीवर पडले तेव्हा तो अतिभयंकर शब्द करून तोंड पसरून खाण्यासाठी राजावर धावला राजाने पुन्हा दोन तीक्ष्ण वाण सोडून त्याचे दोन्ही पाय क्षणात तोडून टाकले तेव्हा तो असुर ओठ चावून तोंड वर करून सर्पाप्रमाणे राजाला खाण्यासाठी आला राजाने श्री दत्ताचे चिंतन करून हुंडासुरावर ऐंद्री शक्ती सोडून दिली त्याबरोबर हुंडासूर भग्न होऊन मरून गेला ते पाहून मुनीश्वरांना आनंद झाला सुरांनी आश्चर्य व जय करून राजावर पुष्पवृष्टी केली व प्रसन्नपणे म्हटले राजा वर माग तेव्हा नहुष म्हणाला माझी धर्मावर निरंतर श्रद्धा असावी देवांनी तथास्तु म्हटले व नहुषाचा निरोप घेऊन ते स्वर्गात स्वस्थानी गेले नंतर अशोक सुंदरी हातात माळ घेऊन रंभेसह आली व नहुषाला नमन करून मनाली, मी ही काया तुला अर्पण केली आहे हिचा अंगीकार कर तिची वाणी ऐकून नहुश तिला म्हणाला मी तुला येथे वर्ण्याने मला दोष लागेल मला गुरुंची आज्ञा झाल्यावर मग मी तुला ते आश्वासन मानून तिने रंभेसह त्याच्या रथात आरोहण केले व त्याच्याबरोबर ती निघाली नहुषाने आनंद मानून असुरांची संपत्ती लुटली ती वसिष्टांकडे आणून त्यांना नमस्कार करून तो म्हणाला गुरुदेवा मला आपला परिपूर्ण आधार होता म्हणून मी असुरांचा वध केला श्री दत्ताच्या वराने मला जयप्राप्ती झाली मी अजान अधीर होतो तरी आपल्या कृपाहस्तामुळे हे घडले राजकुमाराच्या ह्या बोलण्याने मुनिवर रुष्ट झाले मग अशोक सुंदरी त्यांच्या चरणी पडून म्हणाली हे मुनीश्वरा मला राजाचा पदरी घाला ते ऐकून मुनिआनंदाने म्हणाले नहुषा ही निर्दोष आहे मला ही सून आवडली तू हिचा स्वीकार कर आज चांगला मुहूर्त आहे तेव्हा तू आजच हिला राजाने अनुमती दर्शविली आणि स्वयंवर झाले मुनि नहुषाला म्हणाले तू स्त्री सह राजधानीला जाऊन माझ्या बापांना भेटून सुखात राज्य कर त्यांची ही आज्ञा मान्य करून नहुषा आणि अरुंधती वसिष्ठांचे चरण धरून प्रेमाश्रूंनी भिजवून टाकले तो म्हणाला मी ऐश्वर संपन्न असूनही बालपणी माझे बाप अंतरले तेव्हा आपणच माझे आईबाप होऊन पालन केलेत ते कोण विसरेल आजपर्यंत सतत मला आपण स्नेहाने पाळलेत ते माझ्या मनात भरले आहे त्यामुळे मला दुःख होते राजा असे स्नेहाने म्हणाला तेव्हा वसिष्ठांनी त्याला तत्वाचा उपदेश केला व त्याच्या नगराला पाठविले तो येऊन आईबापांना भेटला व त्यांना सर्व हकीकत सांगून म्हणाला अहो माय बापा माझ्यावर कृपा करा माझे आपल्यापासून दूर जाणे हे सर्व दैवाधीन होते असे समजा मी आपला अपराधी आहे त्यावर आयुराजाने उत्तर दिले श्री दत्तात्रयांच्या कृपा व वरामुळे तो शोक आम्हाला नाही मी शोक मोहाला पूर्णपणे विसरलो आहे असे म्हणून राजाने नहुषाला राज्य दिले आणि तो भार्येसह वनात निघून गेला तेथे ही केले व तेथेही ज्ञानी होऊन दत्तरूपात मिळून गेले दीपका भक्तीचा प्रभाव असा आहे नंतर नौश जगदवंद्य होऊन राज्य करून त्याच देहाने इंद्रपदावर बसला भक्तास काय बरे मिळत नाही इथे श्रीमत्परमहंसरीवराजकाचार्यवर्य श्रीमत्सगुरुदेव वासुदेवानंद सरस्वती विरचते श्री दत्त महात्मे श्री गुरुदेव दत्तार्पणमस्तू शिवल्लयाज वानंद सरस